और ले मिला और ले मिला और ले मिला बांधे जोड़ी सुनहरी सुनते रहो आम गुन सारी हो आम पुनेरी हो आम सारे पुनरी आहो आत का वो वो नमस्कार श्रोते तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे झाली आपल्या शोची ज्याचं नाव आहे एक मुलाखत आणि या प्रोग्राम मध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या वेग अशा हस्तींसोबत भेट घालून दिली जाते किंवा अशा हस्तींची ओळख करून दिली जाते ज्यांच्या अनुभवाने आज बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात खूप काही प्रेरणा आपल्या जीवनात आपल्याला मिळत राहतात आज अशाच एक हस्ती भेटना आ मैं पड़ा कि एक्टर की गोष्ट कर गोष कर एक ऑटोग्राफ मिला कि एक छोटी सी स्माइल कि हाथ हाथ मिल जस्ट एक लुक मिलाअ की खूब मोटी गोष परंतु कभी अपनशी गप्पा मार्ग पहन गप्पा मारन आहोत आज आपल्या भेटीसाठी एक खूप छान अशी ऍक्ट्रेस जिचं नाव मोनालिसा बागेल आहे तिचा परिचय ती स्वतःच देणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी मोनालिसाचं मनापासून स्वागत करते थँक्यू हॅलो मोनालिसा हॅलो कशी आहेस तू मस्त म्हणजे <laughs> तूच आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांग कि तुझं बालपण कस गेल माझं बालपण सांगायचं झालं तर माझा जन्म मुंबईमध्ये झालाय माझं साधारणतः एक पाचवी पर्यंतचं एज्युकेशन सुद्धा मुंबईमध्ये झालंय आणि एका मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करणारी मी मुलगी आहे आणि त्यानंतरच एज्युकेशन माझं लोणावळ्यात झालंय अच्छा तर घरामध्ये कोण कोण असतं मोनालीस तुझ्या आता तर आई ताई आणि मी असते घरामध्ये आणि ज्यावेळेस मी सहावी सातवी मध्ये होते त्यावेळेसच माझे बाबा गेलेत सो आता आम्ही तिघीच असतो अच्छा तरी सुद्धा एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये तू पाऊल टाकलेस आणि घरामध्ये मेन पाया जेव्हा घरातला जातो तेव्हा किती संकटांना सामना करावा लागतो हे तुझ्याशिवाय आणखी कोणाला समजणार नाही मोनालिसा या इंडस्ट्रीमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पिक्चर सिनेमा याकडे वळण्याचा तुझा असा कोणता हेतू होता असं नाही म्हणता येणार की मी लहानपणापासूनच इंडस्ट्रीमध्ये येण्याचं किंवा इथे येऊन करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं नक्कीच नाही मी माझं करिअर खरंच सीए ए करायचं होतं मला म्हणून त्या दिशेनेच वाटचाल चालू होती टेन्थ मध्ये मी फर्स्ट आली त्यानंतर ट्वेल्थ माझं डिस्टिंगशन आहे त्यानंतर त्या वाटचालीनीच मी चालली होती आणि साधारणतः लोणाळ्याच्या जवळ एक शूटिंग चालू होत तर त्या सिनेमाचं नाव होतं मला एक चानस हवा तर त्या सिनेमाचं शूटिंग पाहिला आम्ही गेलो होतो आणि तिथेच एका व्यक्तीसोबत माझी ओळख झाली आणि मग नंतर मला काही टाइम नंतर त्यांचा कॉल आला चैतन्य दळवी म्हणून आणि त्यांनी मला विचारलं की तू सिनेमात काम करशील का दॅट टाइम आय वॉज फिफ्टीन सिक्सटीन इयर ओल्ड तर मला वाटलं की हो की नाही तर मी म्हणाले हो आणि नंतर आम्ही ज्यावेळेस सौ शशी या सिनेमाच्या मी ऑडिशनसाठी गेली त्यावेळेस शिल्पा शिरोडकर मॅम तिथे होता त्यांनी खूप सपोर्ट केलाय माझा ह्या सगळ्या जर्नीमध्ये खरं तर माझं कास्टिंग झालं आणि मी सौ शशी सिनेमा केला दोन मध्ये त्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीचा आणि माझा काही फार संपर्क नव्हता हो छोटी मोठी कामं मी करत गेले कारण त्यावेळेस मला सिनेमांबद्दल खरच काही ज्ञान नव्हतं हो की काय सिनेमा असतो किंवा काय कारण बिकॉज दॅट टाइम आय वॉज एटीन नाईन्टीन इयर्स ओल्ड तर मला एवढं माहीत हो नव्हतं मग त्यानंतर माझ्या आयुष्यात झाला वडा नावाचा सिनेमाला आणि खरं सिनेमा काय आहे किंवा काय असतं म्हणजे सिनेमा म्हणजे नक्की काय हे मला त्या सिनेमातून कळालं त्या सिनेमामध्ये मी प्रियाचं कॅरेक्टर जे आहे ते मी कॅरेक्टर प्ले केलंय त्या सिनेमात आणि मेन म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं दिलीप प्रभावकर सर होते भाऊ कदम सर होते कमलेश सावंत खूपच दिग्गज लोक होते आणि सर्वप्रथम म्हणजे मी त्या सेट वरती इतकं शिकलीये की त्या लोक एवढे मोठे असून सुद्धा एवढा म्हणजे मला समजून घेतलं किंवा काय आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस बोबाटाच्या अगोदर ऑडिशन दिले किंवा काय तर नो बडी वाज दे की जे माझ्यावरती ट्रस्ट करू शकते दर ऑफ झाला बोबाट अनुप जगदळे ही कॅप्ट ट्रस्ट ऑन मी की ही म्हणजे ती करू शकते सिनेमात द सो मेनी पीपल्स लाईक की नाही ही खूप छोटी आहे किंवा ही खूप अशी गावाकडची वाटत नाही ही करू शकते का इव्हन मला स्वतःवरती विश्वास नव्हता पण त्यांनी ओळखला असेल मेबी माझ्यात की मी ती गोष्ट करू शकते आणि मग त्यानंतर खरी जर्नी चालू झाली त्यानंतर खरं इंडस्ट्रीतला प्रवास चालू झाला ही एक दोन सिनेमे केले परंतु बोलता ठेच लागल्याशिवाय आपण शिकत नाही तर अपयश थोडस येतच राहतं त्यातून मी शिकते शिकले आणि असं वाटतंय की आत्ताशी मी एक पहिली पायरी चढली अजून शंभर पायऱ्या मला चढायच्या आहेत बरोबर आहे आणि म्हणतात ना मोनालिसा अपयशी यशाची पहिली पायरी असते नक्की आणि मे बी तू जे म्हणतेस की डायरेक्टरचा तुझ्यावरचा विश्वास कारण विश्वासाशिवाय कोणतीच गोष्ट आज साध्य नाही सगळे <laughs> म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाला यशस्वी होण्यासाठी एका स्त्रीचा सपोर्ट लागतो तसं नाहीये एका स्त्रीला सुद्धा कोणाच्या सपोर्टची गरज लागतेनेट कधी कुणाला सपोर्ट ची गरज आहे कधी कुणाला आणि तुला एवढ्या लहान वयामध्ये इतका छान सपोर्ट मिळाला तो डायरेक्टरचा तो म्हणतात ना की एक प्रकारे आपल्यावर देवाचा हात असल्याप्रकारेच आहे आणि ही तुझी वाटचाल अशाच प्रकारे चालू राहील नक्की आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर <laughs> लास्ट डेट आणि टाटा बाय बाय दोन हजार दो येणार आहे आणि न्यू इयर मध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि तुझी सुरुवात इतकी सुंदर आहे नक्कीस आम बोबाटा चित्रपटा थोड़ा गोषी आम ऐसी तुला किफर्ट्स करावे लगे कि सीन होते ज्यादा तुला खूब एन्जॉय वाटा आम्मी नक्की सोषी ऐक आहो श्रोत्यानो मैं तुम्हारा गोषी नक्की ईकनारो पर एक छोटाशा ब्रेक ची आता गरज है छोटा सा ब्रेक तो तुम्हें मात्र कूटे जाऊ ना ऐक रहा रेडियो पुनेरियावाज वन जीरो सेवन पॉइंट खुश रहो खुशी आठो प्रेमिकांश गीत गाइले हे गीत भावनी से डोरत पा ले सुंदे े मुहूर्त वेळा हे खात हा क्षणाचा भाे मुहूर्त वेळा या नील जमला निसर्ग मेळा मिळवून शब्द सूर ळव्या स्वयंबरा साक्षी वसंत राजा या जनसो सर्वस्वि सन्यान एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि या सुंदरशा गानानंतर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे रेडिओ पुनेरियावर 107.8 सेव्हन वर आणि आपल्यासोबत आहे मोनालिसा छोटीशी चुलबुलीशी अशी मोनालिसा आणि तिच्याशी आपण गप्पा मारत आहोत खूप छान इंटरेस्टिंग गप्पा चालल्या आहेत आणि श्रोत्यानं तुम्हालाही माहिती आहे की तिचा झाला बोबाटा हा फिल्म आलेली आहे आणि तुम्ही खूप एन्जॉय केली असेल पण जेव्हा आपण एन्जॉय करतो त्याला स्क्रीनवर पाहतो तो एन्जॉय हा वेगळाच असतो आणि त्याच्या पाठीमागचा इतिहास काय असतो आणि त्यांना किती एफर्ट्स करावे लागतात हे आपण डायरेक्टली मोनालिसाच्याच तोंडाने ऐकूया की कशा प्रकारे तिला या गोष्टींमध्ये एफर्ट्स करावे लागल्या नक्कीच ज्यावेळेस मला हा सिनेमामध्ये माझं कास्टिंग झालं त्यावेळेस माझ्या सर्वात मोठा टास्क होता म्हणजे वेट गेन करणं त्या सिनेमामध्ये मला सर्व म्हणतात कि पटकन ओळखू येत नाही तू हेल्दी वाटतेस हेल्दी वाटते इन दर लोणावळ्यात जरी राहिले असेल तरी खूप असं खेडेगाव नाहीये त्यामुळे ती लँग्वेज लर्न करणं किंवा त्या मुली जे कॅरेक्टर आहे प्रियात ते कसं त्याच्यामध्ये मला इन्व्हॉल्व्ह होता येईल किंवा तिथली जी लोकं होती त्यांच्यासोबत राहणं किंवा काय खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागले त्याच्यासाठी आणि मी घेतले म्हणजे सर्वांनाच घ्यावे लागतात कारण सिनेमा त्याच्याशिवाय यशस्वी होणं खरंच कठीण आहे फार आणि सेट वरती म्हटलं तर खूपच नवीन होत माझ्यासाठी मला फार अनुभव नव्हता मी लहान असल्यामुळे येता जाता सर्व सगळेजण माझी मस्करी करायची छोट्या <laughs> छोट्या गोष्टींवरती मी खूप रडायचे खूप मस्ती करायचे खूप धमाल करायचे आणि खरं म्हणायला गेलं तर मला एक्सपेक्ट नव्हतं एवढ्या लहान वेळात मला एवढं यश मिळेल आणि जे काही यश आहे किंवा जिथे मी आत्ता आहे तर फार काम मी केलेलं नाहीये खरं सांगायचं तर पण जे आहे ते त्या सिनेमामुळेच आहे कारण मला लोका बोलतात जावेस भेटतात की अले तू रोज पैंजण गाणं खूप आवडतं एकदाशी मान हलवून दाखव ना <laughs> सो आ, ते आहे ते ले ले की ते लोकांच्या हृदयात बिनल्या गेलंय की नाही लोकांना ती आवडते मी जी आहे त्याच्यापेक्षा त्यांना ती प्रिया जी आहे ती जास्त आवडते सो खूप मस्जा आणि मस्ती झाली आणि आता दोन मध्ये नवीन दोन प्रोजेक्ट माझ्या लवकरच प्रदर्शित होत आहे एक तर एक मार्च ला परफ्युम आणि त्यानंतर लवकरच बिरकिट सो मला असं वाटतंय की लोक खूप एन्जॉय करतील दोन्ही सिनेमे नक्कीच एवढा एन्जॉय या फिल्म मध्ये त्यांनी केला नक्कीच पुढच्याही फिल्म मध्ये खूप एन्जॉय करतील आणि त्या फिक्चरमध्ये थोडी मराठी किंवा गावटी लँग्वेज आहे ते एखादो डायलॉग आम्हाला ऐक कमीत कमी, कमी लाईव्ह डायलॉग तिच्या आम्हाला ऐकायला मिळतील नक्कीच एक प्रियाचा आणि पर्शाचा म्हणजे जो प्रिया आणि मयुरेशच जे कॅरेक्टर आहे पर्शाचं त्या दोघांचा एक डायलॉग आहे की तो म्हणतो अरे तू हो म्हण मन म्हणून कि मी किती तुला तु, म्हणजे प्रपोज करते हो म्हणतो ती म्हणते की अरे प्यायचा चहा तर पा अशी कंडिशन आहे तुझी आणि तू तु काय र मला सुखात आहेस हो, अरे वा क्या बाते <laughs> नक्कीच मित्रांनो तुम्ही खरंच एन्जॉय केला असेल कारण ओरिजिनली आपण पाहतो ऐकतो तेव्हा सगळं क्लीन अँड क्लिअर आपल्याला मिळते पण हाच डायलॉग मुणाली जेव्हा प्रॅक्टिस करावी लागत असेल तेव्हा हाच डायलॉग तिला किती वेळा म्हणावा लागला असेल खरंच आपण तसं बघितलं तर दोन तासाचा सिनेमा पाहतो आपण आणि बऱ्याच गोष्टींच्या चुका ऍज अ प्रेक्षक म्हणून मी सुद्धा काढत असते की हा सीन असा झाला असता तर किंवा अधिक चांगलं होऊ शकला असतं असं आपण म्हणतो किंवा मी सुद्धा ऍज अ प्रेक्षक म्हणून सिनेमा बघते तेव्हा वाटत पण ज्यावेळेस ऑन सेट कॅमेराच्या समोर जो व्यक्ती असतो तर त्याच्याकडे वेळ खूप कमी असतो। त्याला माहिती असत की आजच्या दिवसामध्ये हा एवढा एवढा सीन मला करायचा किंवा ते एकदा वेळ निघून गेलेली ती पुन्हा येत नाही राईट त्याच्यामुळे तिथे जी मेहनत करावी लागते जे काही करावं लागतं तर ते जो व्यक्ती करते त्यालाच कळत असत बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत फळ हे आपल्याला नक्कीच नाही ना कारण आणि असं नाही की, की मी सुद्धा जेवढे एफर्ट्स घेतलेत किंवा सिनेमांसाठी तर मला असं वाटतंय की मी खूप कमी एफर्ट्स घेतले कदाचित मी ह्याच्यापेक्षा खूप जास्त एफर्ट्स घेऊ शकले असते मेहनत करू शकले असते आणि ह्याच्यापेक्षा जास्तही करू शकले असते हे आत्ता मला रिअलाइज होत पण नक्कीच पुढे जे काही सिनेमे माझे येणार आहेत किंवा माझ्याकडे जे सिनेमांवरती मी काम करते नक्की मी त्याच्यावरती खूप मेहनत करायचा प्रयत्न करते आणि जे काही ऑडियन्स आहे त्यांना मी नभी, नवीन नवीन काहीतरी आणि खूप उत्तम उत्तम देण्याचा प्रयत्न करते नक्कीच तुझ्या या सगळ्या भावनांसाठी आमच्या सर्व रेडिओ पुणे आवाजच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू कारण जो व्यक्ती मनापासून कोणती गोष्ट करत राहतो ज्याचा आत्मविश्वास खूप ठाम आहे तो जीवनात कधीही कुठेही कसाही पुढे जातो आणि त्यासाठी तू नक्कीच पुढे जाशील मोनाली uh, जसं हा जो फिल्म आहे या फिल्म मध्ये अशी एखादी गोष्ट असेल की तो सीन करायला तुला खूप हार्ड गेला असेल किंवा खूप एक फर्ट करावं लागले असा कोणता सीन आहे या फिल्म मधला ऍक्च्युली मला आठवत आहे की कोयना धरण जे आहे कराडच्या जवळ तिथे आमचं सॉन्ग शूट होत होतं आणि मला पाण्याची खरंच खूप भीती वाटते आणि स्विमिंग मला बिलकुल येत नाही आणि खूप हाईट वरती तो ब्रिज आहे ज्याच्यावरती आम्हाला पळायचं होतं मला आणि मयुरेशला आणि ब्रिज खूप छोटा होता कंजेस्टेड होत असं बघितलं तर आणि खूप स्पीड मध्ये धावायचं होतं आणि सारखी भीती वाटत होती जर तोल गेला आणि मी खाली पडले तर आणि ते जे होत की नाही करायचंच आहे सनलाईट म्हणजे सूर्य जात होता त्याच्यामुळे त्या, त्या तो कमी वेळ होता त्याच्यामध्ये पळायचं होतं धावायचं होतं सो ते होतं बरेच सीन होते आणि महत्वाचं म्हणजे आउटडोअर पुष्कळ शूटिंग आहे खूप आमचं इनडोअर सीनच नाहीये बहुतेक आउटडोअरच सगळे सीन असल्यामुळे प्रचंड ऊन त्या उन्हा मध्ये कंटिन्युअस आमचं शूटिंग आणि त्या प्रोसेस होत्या त्यामुळे बरेच गोष्टी हार्डवर्क होतंच नो डाऊट <laughs> <laughs> आणि त्या मेहनत मध्ये सुद्धा तुला एवढं सगळं फळ मिळालेलं आहे मेहनतीच फळ आहे मी खूप ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की जो व्यक्ती खूप मेहनत करतो ना त्याला यश नक्कीच मिळतं आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना जे इझिली मिळतं ना त्याची माणसाला खरंच किंमत नसते की बरोबर मला ती गोष्ट मिळाली आहे तर त्याचं ती व्हॅल्यू नसते ज्या आपण खूप कष्ट करून जी गोष्ट आपल्याला मिळते त्याचीच खरं ती व्हॅल्यू असते कारण बोबाटाच्या अगोदर मी जे काही सिनेमे केले तर त्यावेळेस मला खरंच मिळत होते सिनेमे मी करत होते त्यावेळेस एवढी व्हॅल्यू नव्हती आत्ता खरं त्या गोष्टींची व्हॅल्यू मला कळायला लागली नक्कीच आणि तसं पाहायला गेलं तर मोनालिसा म्हणजे प्रत्येक माणूस हा जीवनात पुढे जात असताना त्याला फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो कारण कोणीही आज पुढे जायचा प्रयत्न केला आणि परिवाराने जर साथ दिली नाही फॅमिलीनी साथ दिली नाही तर तो माणूस नक्की पुढे जाऊ शकतच नाही मग तुला एकतर तू सांगते की खूप लहान असताना तुझे वडील वारले आणि तरी सुद्धा आई आणि बहीण या दोघीने तुला इतका सपोर्ट केला त्यांच्याबद्दल तू काय बोलू शकतेस आईच्या बाबतीत मी सांगेल की ज्यावेळेस मी सातवीत असतानाच माझे बाबा गेले तर आठवीमध्ये ज्यावेळेस मी गेली त्यावेळेस माझी ताई शिक्षणच करत होती त्यानंतर आईच्या पुढे आयुष्यातला आई सगळ्यात मोठा प्रश्न होता की या दोन मुलींना मी पुढे कसं घेऊन जाणार आणि मला माहित नाही माझी आई लोणावळ्यावरून ठाण्याला रोज सकाळच्या ट्रेननी जायची संध्याकाळच्या ट्रेननी यायची सकाळी स्वयंपाक करून जायची संध्याकाळी येऊन परत स्वयंपाक घरामध्ये करायची आणि त्याच्यामध्ये माझं शिक्षण एका नगरपालिकेच्या स्कूलमध्ये झालंय टेन्थपर्यंत सो तिने खूप म्हणजे कधीच स्वप्न नव्हती त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस कसा जाणार आहे हा क्वेश्चन मार्क आमच्या समोर असायचा पण आईनी कधीच असं आम्हाला भासवून नाही दिलं दोघी ना की तुमचे वडील नाही आहेत आई एकटी आहे नाही माझ्या आयुष्यातली कुठलीच अशी गोष्ट नाहीये की जी मला मिळाली नाही की मला त्या गोष्टीसाठी सॅक्रिफाईस करायला लागला नाही आजच्या बदली ती उद्या मिळाली आणि मी जिथे आहे एक सिच्युएशन माझ्या लाईफ मधली अशी होती की ज्यावेळेस मला असं वाटत होतं की मला शिक्षण करून नोकरी करायची मला इंडस्ट्रीत करिअर नाही करायचं तर त्यावेळेस माझी आई होती जी मला म्हणाली की नाही तुला करायचंय तुला तुझ्या वडिलांचं नाव मोठं करायचंय तुला सर्वांचं नाव मोठं करायचंय त्यामुळे तुला इंडस्ट्रीत करिअर करायचंच आहे आणि ज्यावेळेस सगळेजण स्ट्रगल करतात सुरुवातीला मी लोणावळ्यावरून मुंबईला जायची ट्रेननी दॅट टाइम आय वॉज एन नाईनटीन इयर्स ओल्ड तर मला जायला लागायचं तर माझी आई लिटरली माझ्याबरोबर जनरल डब्यातून ट्रेन आ, 18, old, ला चा प्रवास करायची माझ्यासोबत कधी काही असो त्याच्यामध्ये ताई तिने माझ्या शिक्षण पूर्ण होण्यासाठी तिने तिचं एजुकेशन सोडलं तिने नोकरी केली सो so, त्या दोघींचा खूप म्हणजे मी जित्या आहे त्याच श्रेय ऑफकोर्स त्या दोघींना जात त्यांच्या मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते पण सुरुवातीच्या काळामध्ये त्या दोघींशिवाय तर नथिंग शक्यच नव्हतं काही गोष्टी नक्कीच कारण या गोष्टी तुझ्या ऐकताना प्रत्येक श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल कारण इतका खडतर प्रवास तुझा आहे मोनाली आणि तरी सुद्धा हार न मानता तुझ्या आईनी तुझ्या बहिणीने बिल्कुल हार न मानता तुला या ठिकाणी ठेवलंय कि त्या ठिकाणाहून जेव्हा तू खाली पाहतेस तेव्हा असंख्य <laughs> लोक तुझ्या एका झलकसाठी किंवा लोक साठी उभे आहेत या सगळ्या गोष्टींसाठी खरंच फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो बाकी लोकांनी सपोर्ट केला नाही तरी चालेल बट फॅमिली सपोर्ट आहे फॅमिली सपोर्ट सुद्धा आहे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं जे टार्गेट आहे ना की नाही मला हे करायचं आहे बरोबर ते जर डोळ्यासमोर ठेवलं आणि मेहनत केली ना तर यश नक्की मिळतं आज नाही तर उद्या मिळतं फक्त तिथे जाताना आपल्याला खूप रस्ते दिसतात शॉर्टकट दिसतात फक्त ते शॉर्टकट ना आपण जर सरळ वेळी गेलो तर नक्की हा लॉंग रूटनी किंवा जो सरळ स्ट्रेट वे दिसतोय त्याने गेलो तर मला असं वाटतंय की आजच्या बदली उद्या पण टार्गेट नक्कीच कम्प्लीट करू शकतो म्हणतात ना की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं नाही आणि तुझ्या <laughs> बोलण्यावर कदाचित असा संदेश सगळ्या श्रोतांना मिळाला असेल की कुठे जरी जीवनामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर तुम्हाला मेहनतही करावी करायला पाहिजे दुसरा ऑप्शनच पाहिजे या टप्पा आपण अशाच चालू ठेवूया पण एका छोट्याशा ब्रेकची आपल्याला गरज आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर श्रोते आपण पुन्हा मोनालिस अशी गप्पा मारणार आहोत तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ पुणेर यावाज 107.8 झिरो खुश पॉईंट एट असुश राह सुरतेच छेडता उमटले नवे सूरते चेड़ता गीत उमटले नवे आज लाभले ले सखी सौख्य जे मला हवे हो सूरते चेड़च लली हो, हो। अबोल प्रीत बहरली कली उमलली, वेदना सुखावली हासली तुझा सवे हो सूर तेड़ी तमटले नवे छेड़ता गीत उमटले नवे आज लाभले सखी जे मला हवे हो सूरते चेड़ता या बोल लोक शब्द शब्द आठवे हो छेड़ता गीत उमटले नवे सूरते उमठ ले नवे आज लाभ ले सकी सोख्य जे मला हवे हो सूरतेच छेड़िता ला ला ला ला ला ला ला, ला श्रोत्यांना मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे वन झिरो सेव्हन पॉईंट एट एफ एम आणि आपण गप्पा मारत आहोत मोनाली साशी एम आणि श्रोत्यांना परिचय किंवा ती जेव्हा तिचा प्रवास सांगत होती तेव्हा नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि आलंच असेल हे मी तुम्हाला ब्रेकच्या आधीच सांगितलं होतं कारण प्रत्येक माणूस जीवनामध्ये पुढे जाताना कधीच महाग वळून नाही पाहत आणि ज्यांनी महाग वळून कधीच नाही पाहिलं तर जीवनात नेहमीच यशस्वी झालेला आहे आणि अशीच काही गोष्ट मोनालिसाशी आहे मोनालिसा मी आणखीन <coughs> मोना मोना एक गोष्ट ऐकली तुझ्याबद्दल की आ, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुला सगळेजण छोटी सई तामणकर म्हणतात <laughs> याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे असं <laughs> uh, म्हणतात मी बरेच खरंच मी स्वतःच वाचते जे आज वरती वगैरे तर तसं येतं पण फॅक्ट असं आहे की मी जो सिनेमा सांगितला सौशशी देवदर त्याच्यामध्ये मी सैतामणकरच बालपण केलं होतं तर त्यामुळे मला सगळेजण लहान लिटल सैतामनकर लिटल सैतामनकर असं म्हणत होते तर ते कंटिन्युअस काही लोक आता ते पुढे तेच बोलायचं अच्छा त्याच्यानंतर या फिल्म नंतर आणखी तुझे दोन फिल्म रिलीज होतात तू सांगतेस त्या फिल्म तू काय सांगू शकतेस आता माझा परफ्युम एक मार्चला प्रदर्शित होत आणि भिरकीट परफ्युमच्या बाबतीत मला असं वाटतंय की मी खूप एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायचा प्रयत्न केलाय म्हणजे माहीत नाही तर प्रयत्न माझा कितपत यशस्वी झालाय पण नक्कीच मी एक छोटासा प्रयत्न केलाय तो सिनेमा करून त्याच्यामध्ये जे माझं कॅरेक्टर आहे ते मी जे काही आतापर्यंत सिनेमे केलेत त्याच्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यासाठी मी खूप एफर्ट्स आणि खूप मेहनत घेतली त्या सिनेमासाठी ते आता तुम्हाला स्क्रीनवरती बघायलाच मिळेल आणि तो लवकरच प्रदर्शित होतोय भिरकीटच्या बाबतीत मी सांगू इच्छिते कि प्रत्येक मुलीला असं वाटतं आयुष्यामध्ये मा कि माझा सिनेमा असावा तर तो असा असावा म्हणजे कि मी अशी असली पाहिजे मी अशी छान दिसली काय पण दिसली पाहिजे किंवा मग ही गोष्ट जी लोकांना माझी आवडली पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी भिरकीट मधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे किंवा बोभाटाच्या नंतर मी ज्यावेळेस सोशल मीडिया ऑपरेट करते किंवा काय तर लोक मला नेहमी म्हणतात की आम्हाला तुला तसं बघायचंय म्हणून जशी जी प्रिया होती बोभाटामध्ये okay. मला नक्की असं वाटतय की मी काम केल्यामुळे की प्रिया पेक्षा ही जे का काही कॅरेक्टर आहेत ते नक्कीच लोकांना जास्त आवडेल असं मला वाटतंय प्रयत्न करते okay. आशा आहे की लोकांना नक्कीच भिरकीट पण नक्कीच सिनेमा खूप आवडेल श्रोत्यांना येणार आहेत एक मार्चला पॉवर फिल्म आणि त्याच्यानंतर भिरकीट नक्कीच आपण सगळे उत्सुक आहोत की हा फिल्म कधी येणार ना आणि ना आम्ही कधी तुला वेगळ्या रूपामध्ये पाहणार आहोत मोनालिसा ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना आता न्यू इयर आलेला आहे आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे तर प्रत्येकाचे आपण प्रत्येक हा विचार करतो की थर्टी डिसेंबरला आपण रात्री बारा वाजता हा विचार करतो की आता माझ्या जीवनाची नवीन सुरुवात आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे प्रत्येकाचे आपापले एम ऑब्जेक्ट आहेत गोल्स आहेत ते कम्प्लीट करण्याच्या मार्गावर असतात तर तू तुझ्या जीवनामध्ये असेही काही तुझे गोल्स असतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर आहेस एक्ट्रेस तर आहेच पॉप्युलर ऍक्ट्रेस आहे तर आणखीन काय तुझे गोल्स आहेत आणि नवीन वर्षामध्ये तू आणखी काय स्वतःमध्ये ग्रो अप करण्याचा प्रयत्न करणार आहेस नक्कीच आता जे काही मी सिनेमे किंवा छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडून चुकीच्या घडल्या होत्या ते दोन मध्ये सर्वात बाहेर हे झाल्यात पण आता दोन मध्ये माझं स्वतःच हे की मला खूप चांगल्या स्क्रिप्ट वरती काम करायचंय खूप चांगल्या सिनेमांमध्ये काम करायचंय चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मला काम करायचंय सो आता मी खूप विचार करून त्या स्क्रिप्टवरती काम करून सिनेमा स्वीकारेन हा तर पहिला माझा निर्णय आहे आणि आता जे काही सिनेमा येत आहेत त्याच्यासाठी तर मी मेहनत करतेय प्रयत्न करते माझे आणि नवीन स्वप्न म्हणजे असं म्हणता येईल की मी ज्यावेळेस आत्ता इंडस्ट्रीमध्ये आले आणि मला कळायला लागले तेव्हापासून हाच निश्चय मी केव्हाच केलाय की आता मला काम करायचंय ते खूप सेन्सिबल स्क्रिप्ट वरती खूप चांगल्या स्क्रिप्ट वरती खूप चांगल्या लोकांसोबत काम करायचंय so, असा नवीन निर्धार असा काहीच नाहीये पण आता एक मात्र आहे की मागे वळून न बघता पुढे बघायचंय आणि पुढे उत्तम उत्तम काय करता येईल याचाच मी विचार करायचा नक्कीच तुला या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुझ्या सगळ्या गोष्टी अशाच यशाला तू पोहोचावी अशा आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद किंवा तुझ्यासोबत आहेतच आणि प्रत्येक साधारण माणसाला त्यांच्या त्यांच्या आवडीचे फिल्म इंडस्ट्रीमधले ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आहेत मी एका ऍक्ट्रेसलाच प्रश्न विचारते की तुझ्या आवडीचे ऍक्टर आणि अॅक्ट्रेस कोण आहेत दिव्या भारती स्मिता पाटील या माझे दोघी फेवरेट ऍक्ट्रेस आहेत आणि ऍक्टर मध्ये अमिताभ बच्चन सर आहेत रजनीकांत सर आहेत सलमान खान आहेत हे सगळेच माझे फेवरेट आहेत ऍक्च्युअली ऍक्च्युअली हे सगळे तुझे <laughs> आपको फेवरेट आहेत तुला काय शिकायला मिळत नक्की स्मिता पाटील मॅम कडून अभिनयाच्या बाबतीत मी एक बघितलं की मेकअप करणे आणि खूप सुंदर कपडे घालून स्क्रीनवरती प्रेझेंट होण्यापेक्षा ते कॅरेक्टर किती तुमच्या अंगामध्ये तुम्ही बिंबवताय आणि ते प्रेझेंट करताय हे महत्वाचं आहे कारण मी ज्या त्यांना बघते त्यावेळेस कधीच असं मला ज्यावेळेस त्यांना पाहिलं मी स्क्रीनवरती जैत रे असो किंवा कोणताही सिनेमा असो कधीच असं वाटलं नाही की अभिनय करतायत त्या म्हणून असं वाटलं की कि म्हणजे ते एक स्त्रिय आहे जे तिचं हे मन व्यक्त करते आपल्याकडे सो अस अभिनय करण्यासाठी मला अजून खूप टाइम आहे खूप शिकायचं आहे त्याला दिव्या भारतीच्या होते जो क्युटनेस आणि जो इनोसन्स आणि सगळ्याच गोष्टी मला खूप आवडायच्या म्हणजे आवडतात आणि आता त्या नाहीये पण नक्कीच मी त्यांना खूप फॉलो करते सो त्या माझ्या फेवरेट आहेत पुणे म्हणतात की तिथे काय होणे पुणे तिथे काय होणे पुणे हे विद्याचं माहेर घर आहे पुण्याची महिमा करावी तितकी थोर आहे तू काय सांगू शकतेस पुण्याबद्दल खर तर माझं गाव आहे सातारा साताराची मुलगी म्हणता येईल मला परंतु एज्युकेशन या सगळ्या गोष्टींमुळे मी लोणावळ्यात होते आणि आता मी पुण्यात आहे ज्यावेळेस मी पुण्यात आले त्यावेळेस खरं बघितलं तर पुणे खूप मोठा आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत तिथली माणसं खूप प्रेमळ आहेत बऱ्याच सुंदर गोष्टी आहेत की असं नाही की पुण्यात म्हटल्यावरती खूप गोष्टी जस शनिवारवाडा झाला दगडूशेठ गणपती झालं इतक्या गोष्टी की मी ज्यावेळेस म्हणाले की पुण्याचे तसं लोक मला म्हणतात की अरे नाही आम्हाला यायचंय <laughs> दगडूशेठला आम्हाला यायचंय शनिवार वाड्याला किंवा आणि इथलं क्लायमेट वगैरे तर असं नाहीये की सेल्फिश लोक किंवा काय खूप मनमिळाव माणसं आहेत खूप मस्त लोक आहेत सपोर्टिव्ह आहेत प्रेमळ माणसं आहेत त्यामुळे पुण्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस माझा डिग्री करत होती मी जरी लोणावळ्यात शिक्षण घेत होती तरी एक्झाम पेपर द्यायला आम्हाला पुण्यातच यावं या लागत होत म्हणजे ते विद्याचं आहे आणि त्या ठिकाणी मी राहते प्रयत्न करेन की खूप चांगलं चांगलं शिकायला मिळेल विद्या घेता घेता येईल जास्त मला या पुण्याकडून नक्कीच तुझ्याशी गप्पा मारते ना कुठे जाते आणि काही कसा गेला समजलं नाही तरी सुद्धा प्रत्येकाला जायचंच आहे तरी जाता जाता मोनारी तुला ऐकत आहेत त्यांना तू काय संदेश देणार आहे नवीन वर्षाचा सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना हे वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समाधानाच जावं आणि आतापर्यंत मला भरभरून प्रेम दिलंय कारण मी जिथे बसली आहे किंवा जिथे आहे ते फक्त या मायबाप प्रेक्षकांमुळेच आहे त्यांनी आतापर्यंत भरभरून प्रेम दिलंय आणि या नवीन वर्षात जे काही माझे प्रोजेक्ट येत त्याच्यासाठी तुम्ही नक्की मला भरभरून प्रेम द्याल आणि आतापर्यंत जसे माझे सिनेमे पाहिलात तसेच पहा सीच आशा मी त्यांच्याकडून वाढते नक्कीच ही तुझी आशा जे आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तू ठेवली आहेस जितकी श्रोता तुला ऐकत आहेत <laughs> आज रेडिओ वर आशा तुझ्यावरच आहे आणि नक्कीच तू आणखी वेगवेगळ्या न्यू व्हर्जन तू आमच्या समोर येशील आणि आम्हाला असंच हस्त खेळत ठेवशील <laughs> याच प्रेरणा ह्याच आशेवरून मी तुझा निरोप घेते आणि जाता जाता तुला कोणता गाणं म्हणजे ऍक्च्युली गाणे प्रत्येकाला आवडतात तुलाही गाणे खूप आवडत असतील तुला कोणती गाणी आवडतात माझं फेवरेट सॉंग आहे ओल्ड इज गोल्ड इज गोल्ड खूप लोकांना असा प्रश्न पडतो की जे नवीन आहेत न्यू अॅक्टर अँड ऍक्ट्रेस आहेत त्यांना तर जुन्या गाण्यांबद्दल ओळखही नसेल परंतु हा लोकांचा गैरसमज आहे नक्कीच ते सॉंग ज्या आपण ऐकतो ते गाणं आणि त्याचे लिरिक्स ऐकतो त्यावेळेस खरंच कळत की आयुष्यात खूप चढ आणि उत्तर आहेत आणि खूप प्रश्न असतात म्हणजे आपल्याला आयुष्यात ते खरच खूप सुंदर गाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसरे आणखी लग्गले ते सुद्धा मला खूप सॉंग आवडतं आणि मराठी सॉन्ग कोण कोणते आवडतात मराठी सॉंग तसं बघितलं तर सगळ्याच आवडतं पैंजन वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग <laughs> जास्त आवडतं मला वाटतं की <laughs> <laughs> <laughs> <laughs> <laughs> हो मी जर कुठली सगळ्यात जास्त माझं सॉंग मी इतके वेळ ऐकलंय पेन्झन की म्हणजे खूपच जास्त वेळ सॉंग आहे पेन्झन नक्कीच तुझ्यासोबत श्रोत्यांनाही आपण या रेडिओ वर पेन्झन सॉंग ऐकूया आणि तू इथं आली तुझा एवढा अमूल्य वेळ आमच्या सगळ्यांसाठी दिला आणि तुझ्या इतके छान छान अनुभव आमच्या शेअर केले त्यासाठी मी खरं मनापासून माझ्याकडून संपूर्ण रेडिओ पुणेवतच्या टीम कडून मनापासून धन्यवाद आणि अशीच तू पुन्हा पुन्हा आमच्यावर येत राहावी आणि अशीच मी आशा ठेवते तर श्रोते हो आपण आणखी अशाच वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत पुढच्या भागामध्ये माझी तर जायची वेळ झाली परंतु तुम्ही मात्र कुठं जायचं नाही आणि ऐकत राहायचं रेडिओ पुणे यावाच वन झिरो खुश राहो खुशिया मजून आजत टोळा मोर नजारा पर je sareng az gulab unasan phulwan gendu ze mu fatra la la ge san kamavar hak zer dur var mai kuni dolya mar tu ata sok nahi bhangani tu pura nila kori tu o tala hai to kori jab barunada jup jup yamad hasla hasla phasla bhawani jalade bhawani jalade jindur mandir paatal tipur dipur chanana pulvasada gela kuthe jindur mandira la nabuja jughasara lamana chandesara av rupaya hathi abhay khav taya aap sundwareh nav urak dhaav taya ok khabir jeevai haudaram o ho o dora marna zara par se ban ga विचारों के तार को जोड़िए सबसे कॉल कीजिए सेवन टू वन पर पुनेरी आवाज 107.8 जीरो सेवन पॉइंट खुश रहो खुशियाँ बांटो